पडले हे नाव कर्मामुळे प्राप्त झाले हे सांगा व्यास म्हणाले हे नृप्रेष्ठा निमीचा शाप झाल्याने वशिष्ठांनी देहत्याग केला मित्रावरुण मुनीपासून ते पुन्हा उत्पन्न झाले म्हणून त्यांना मित्रावरुणी असे म्हणतात जन्मेजे म्हणाला त्या धर्मात्म्याला शाप मिळण्याचे कारण काय राजाने दिलेल्या शापाबद्दल मला विस्ताराने कथन करा व्यास म्हणाले राजा खरे म्हणजे हे जग माया गुणांमुळे व्याप्त झाले आहे भूपाल असो व तपस्वी असो त्यातून सुटला नाही धर्माचरण आणि तप त्रिगुणाने व्याप्त असल्यामुळे कोणीही पूर्णपणे शुद्ध आढळत नाही लोभ अहंकार यांनी व्याप्त होऊनच मुनी तप करीत असतात रजो गुणात्मक क्षत्रिय आणि ब्राह्मण हे बहुदा यजन करीत असतात शुद्ध आणि सत्वगुणी असे जगात कोणीही नाही म्हणून राजा आणि मुनी हे एकमेकाला शाप देऊन दुःखव्याप्त झाले या त्रिगुणव्याप्त संसारात द्रव्य क्रिया चित्त यांची शुद्धी होणे अशक्य हा सर्व देवीचा प्रभाव असल्याने ती ज्याच्यावर अनुग्रह करी तोच संसारमुक्त होतो तिच्या कृपे वाचून ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा मुक्त होत नाही तिचा आशय समजणारे तिन्ही लोकात कोणीही नाही पण ती भक्ताधी असते म्हणून चित्तशुद्धी करता तिची भक्ती करावी इक्ष्वाकु कुलातील निमी रूप गुणाने युक्त होता तो धर्मतत्पर सत्यवक्ता दानशूर यन्ञया करणारा ज्ञानी शुद्ध बुद्धिमान प्रजाहित दक्ष असा होता त्याने केवळ ब्राह्मणांच्या हितासाठी गौतमाश्रमाजवळ जयंतपूर नावाचे नगर वसवले त्याने विपुल दक्षिणाने युक्त असा यज्ञ पुष्कळ कालपर्यंत करावा या इच्छेने आपल्या पित्याची अनुज्ञा घेतली त्याने निपुण पंडितांकडून महायाग केला भृगु अंगिरा वामदेव गौतम वशिष्ठ पुलत्स ऋतिक ऋचिक ऋतू या सर्वज्ञ मुनींना त्याने आमंत्रण दिले यज्ञ साहित्यची जुळणी केल्यावर तो वशिष्ठांना म्हणाला हे कृपा निधे आपण माझ्या यज्ञाचे याजन करा उत्तम सामग्री सिद्ध असून हा याग पाच हजार वर्षे करावा अशी माझी इच्छा आहे यज्ञात मला जगदंबिकेची आराधना करायची आहे तिच्यासाठी हा विधीपूर्वक यज्ञ करण्यास मी सिद्ध झालो आहे वशिष्ठमुनी राजाला म्हणाले हे राजा इंद्राने मला प्रथम निमंत्रण दिले आहे तोही पराशक्तीसाठी यज्ञ करीत आहे वर्षे वर्षेपर्यंत मी त्याला यज्ञदिक्षा दिली आहे तेव्हा त्यासा यज्ञ पूर्ण झाल्यावर मी तुझे कार्य करे राजा म्हणाला हे गुरु मी तर यज्ञासाठी सर्व मुनींना निमंत्रणे केली आहेत आपण आमचे कुलगुरू असून सांप्रत दुसऱ्या ठिकाणी का बरे जाता केवळ धनलोभाने आपण माझा यज्ञ सोडून जात आहात हे योग्य नव्हे तरीही वशिष्ठ इंद्राकडे गेले त्यामुळे खिन्न होऊन राजाने गौतमाला गुरु करून यज्ञ करविला त्यांनी यज्ञात विपुल दक्षिणा दिल्या पाच हजार वर्षे यज्ञदिक्षा धारण करून त्याने ऋतुविजांचे पूजन केले पाचशे वर्षांनी इंद्राचा यज्ञ पूर्ण झाल्यावर राजाचा यज्ञ पाहण्यासशी वशिष्ठ निमी राजाच्या यज्ञ आले पण त्याचवेळी राजा निद्रित झाला होता आणि सेवकांनीही त्याला उठविले नाही राजा सामोरा न आल्याने अवमानित झालेले वशिष्ठ क्रुद्ध झाले त्यांनी राजाला शाप दिला माझ्यासारख्या कुलगुरूचा त्याग करून तू दुसरा गुरु केलास मी निवारण केले असतानाही तू यज्ञदिक्षा घेतलीस म्हणून माझ्या अवज्ञेसाठी तू विधेही होशील हे मुनीचे भाषण ऐकताच सेवकांनी राजाला उठवून मुनी क्रुद्ध झाल्याचे सांगितले तेव्हा तो राजा स्पष्टपणे म्हणाला हे धर्मज्ञा मी निर्दोष आहे लोभवश होऊन आपण मला सोडले आपणाला या निंद लज्जा वाटली नाही वस्तुतः मुनीनी संतुष्ट असावे आपण प्रत्यक्ष ब्रह्मदेव पुत्र आहात आपण मला वृथा शाप दिलात आपणाला धर्माच्या गतीची जाणीव नाही म्हणून क्रोधाने दोषित झालेला आपला देह ही सत्वर पडू एकमेकांना शाप देऊन दोघेही दुःख व्याप्त झाले चिंतायुक्त होऊन वशिष्ठाने ब्रह्मदेवाला ही, ब्रह्मदे ही वार्ता कळवली ते म्हणाले या शापामुळे मी दुःखी झालो आहे तेव्हा काय करू मला या देहाप्रमाणेच पुढे देह प्राप्त व्हावा या देहात जसे ज्ञान आहे तसेच पुढील जन्मात देखील देहाच्या ठिकाणी असावे तेव्हा हे तात आपण याला समर्थ आहात म्हणून मजवर दया करावी हे ऐकून ब्रह्मदेव वशिष्ठांना म्हणाले तू देहत्याग कर आणि मित्र वरुणांच्या तेजात प्रविष्ट हो म्हणजे यथावकाश तू अयोनी संभवाने जन्म पावशील पुढेही तू धर्मज्ञ ज्ञानी सर्वज्ञ आणि सर्वमान्य होशील हे ऐकून वशिष्ठांनी पित्याला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला देहत्याग करून ते मित्रावरुणाच्या तेजात विलीन झाले एकदा उर्वशी नावाच्या सखीसह वरुण लोक आली असता तिला पाहून मित्रावरुण कामविभल झाले ते उर्वशीला म्हणाले हे सुंदरी आम्ही तुला अवलोकन करताच कामातूर झालो आहोत म्हणून तू आमचा स्वीकार कर तू आमच्यासह क्रीडा कर उर्वशीने ते ओळखून ती त्याच्या आधीन होऊन मित्रावरुणांच्या घरी राहिली तिच्यासह क्रीडा करीत असता एकाएकी दोघांचेही वीर्य एका घटात पडले त्यातून मुनी जन्मास आले अगस्ती आणि वशिष्ठ असे दोघे जण त्यातून जन्म त्या पावले अगस्ती बालपणीच अरण्यात जाऊन तप करू लागला इक्ष्वाकूने वशिष्ठांना बालवय असतानाच पूर्वीप्रमाणे कुलगुरू केले हे पूर्वीचे वशिष्ठ आहेत हे कळल्यावर राजाला अतिशय आनंद झाला अशा प्रकारे वशिष्ठांना शाप देऊन ते मित्रावरुणाच्या कुलात दुसरा देह धारण करून उत्पन्न झाले अध्याय चौदावा समाप्त